मार्क अध्याय 15 पहाट होताच मुख्य याजक वडील नियमशास्त्राचे शिक्षक व सर्व येऊदी सभा यांनी एक योजना आखली त्यांनी येशूला बांधले आणि पिलाताच्या ताब्यात दिले पिलाताने त्याला विचारले तू येऊद्यांचा राजा आहेस काय येशू उत्तर दिले तू म्हणतोस तसेच मुख्य याजकांनी पुष्कळ बाबतीत येशूवर आरोप ठेवले मग पिला त्याला पुन्हा प्रश्न विचारला तू उत्तर देणार नाहीस काय पहा ते कितीतरी गोष्टी तुझ्यावर आरोप ठेवित आहे पण तरीही येशून उत्तर दिले नाही म्हणून पिला ताला आश्चर्य वाटले वलहान सणाच्या वेळी ते कोणत्याही एका कैद्याच्या सुटकेची मागणी करीत असत त्याला पिलात रिवाजाप्रमाणे लोकांसाठी सोडत असे भरब्बा नावाचं एक मनुष्य बरोबर तुरुंगात होता या लोकांनी दंगलीमध्ये खून केला होता लोक आले आणि पिलाताला तो नेहमी त्यांच्यासाठी करीत असे तसे करायला लावले पिलाताने विचारले तुमच्यासाठी तुम येऊ द्याच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय पिलात असे म्हणाला कारण त्याला माहित होते की द्वेषामुळे मुख्य यादकांनी येशूला धरून दिले होते परंतु पिलाताने त्याच्याऐवजी बरबाला सोडावे असे मुख्य याचिक लोकना चिथावले पर पिता पुनः मनाल सर मैं तुम्हें ज्यादा युवध राजा मनता अच्छी इच्छा है ओरडलेंभा पिता ने पुनः विचार गुन्हा सर्व अधिक मोट ने ओरडले वे किलाताला लोकांना खुश करायचे होते म्हणून त्याने त्यांच्यासाठी बरबाला सोडले आणि येशूला फटके मारून वधस्तंभावर खेळण्यासाठी शिपायांच्या स्वाधीन केले शिपायांनी येशूला राज्यपालाच्या राजवाड्यात ज्याला प्रोयटोरियम म्हणतात तेथे नेले आणि त्यांनी सैनिकाची एक तुकडीच एकत्र बोलाविली त्यांनी त्याच्या अंगावर जांभळा जगा घातला व काट्यांचा मुगुट करून त्याला घातला ते त्याला मुजरा करू लागले आणि म्हणू लागले घेऊ त्या राजाचा जे जे खार असो त्यांनी वेताच्या काठी ने वारंवार त्याच्या डोक्यावर मारले त्याच्यावर थुंटले आणि गुडघे टेकून त्याला नमन के केले त्यांनी त्याची थट्टा केल्यावर त्याच्या अंगावरून जांभळा जगा काढून घेतला व त्याचे स्वतःचे कपडे त्याला घातले नंतर वधस्तंभावर खिळणे शक्य व्हावे म्हणून ते त्याला बाहेर घेऊन गेले वाटेत त्यांना कुरेने येथील शिमोन नावाचा एक मनुष्य दिसला तो अलेक्सांद्र व रुप यांचा पिता होता व आपल्या शेतातून घरी परत चालला होता मग सैनिकांनी त्याला जबरदस्तीने येशूचा वधस्तंभ व्हावयास लावले आणि त्यांनी येशूला गुलगुथा म्हणजे कवटी जागा म्हटलेल्या ठिकाणी आणले त्यांनी त्याला बोळ मिसळलेला द्राक्षारस दिला परंतु त्याने तो घेतला नाही त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले कोणी कोणते कपडे घ्यावे यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकले व त्याचे कपडे वाटून घेतले त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते आणि त्याच्यावर त्याच्या दोषारोपाचा लेख यहुद्याचा राजा असा लिहिला होता त्यांनी त्याच्याबरोबर दोन लुटारूंना एकाला त्याच्या उजवीकडे व दुसऱ्याला त्याच्या डावीकडे वधस्तंभावर खेळले होते जवळून जाणारे लोक त्याची निंदा करीत होते आपली डोकी हलुन मनाले अरे कंदी पानी तीन दिवस माना तो ना तुझना खाली सोताचा बचाव कर <laughs> तसे मुख्य याचिका व निमशास्त्रा शिक्षक येशू ची थट्टा एकमे मे दुसर चारण के <laughs> स्वतः बचाव करता ये नहीं मसीहा राजा ख्रिस्त याला वधस्तंभावर खाली येऊ द्या मग आम्ही ते पाहू आणि त्याच्यावर विश्वास ठेवू <laughs> आणि जे त्याच्या बरोबर वधस्तंभावर खेळले होते त्यांनी देखील त्याचा अपमान केला दुपारची वेळ झाली सगळ्या भूमीवर अंधार पडला तो अंधार दुपारी तीन वाजेपर्यंत राहिला मग तीन वाजता ख्रिस्त मोठ्याने आरोली मारून म्हणाला यलोई लमा ोई लजे माझ्या देवा माझ्या देवा माझा त्याग तू का केलास जवळ उभे असलेल्या काही जणांनी हे ऐकले तेव्हा ते म्हणाले ऐका तो एलियाला बोलवित आहे एक जन धावत गेला त्याने स्पंज आंबेत बुडून भरला काठी ठेवला वतो तो पिन्यास दिला आणि म्हणाला थांबा इंडिया येऊन त्याला खाली उतरितो की काय हे आपण पाहू मग मोठ्याने आरोळी मारून येशू ने प्राण सोडला तेव्हा मंदिरातील पडदा वर पासून खाल पर्यंत फाटला व त्याचे दोन भाग झाले येशूच्या पुढे उभे आलेल्या सेनाधिकाऱ्याने जेव्हा त्याची आरोळी ऐकली आणि तो कसा मरण पावला हे पाहिले तेव्हा तो म्हणाला खरोखर हा मनुष्य देवाचा पुत्र होता तेथे असलेल्या काही स्त्रिया धुरून पाहत होत्या त्यांच्या मध्ये मरिया मगदालिया धाकटा याकोब आणि योसे याची आई मरिया व सलोमी या होत्या येशू जेव्हा गालिलात होता तेव्हा या स्त्रिया त्याच्या मागे जात व त्याची सेवा करीत असत याशिवाय त्याच्या बरोबर आलेल्या इतर अनेक स्त्रियाही होत्या त्या सुमारास संध्याकाळ झाली होती आणि तो तयारीचा म्हणजे शबाताच्या आधीचा दिवस होता योसेफ अरिंदाईकर न्याय सभेचा माननीय सभासद होता व तो सुद्धा देवाचे राज्य येण्याची वाट पाहत होता तो योसेफ धैर्याने पिलाता कडे गेला आणि त्याने येशू शरीर मागितले येशू इतक्या लवकर कसा मरण पावला याचे पिलाता आश्चर्य वाटले मग त्याने सेनाधिकारी बोलाविले आणि त्यांना विचारले येशूला मरून बराच वेळ झाला की काय सेनाधिकाऱ्याकडून त्याने अहवाल ऐकला तेव्हा त्याने ते शरीर योसेफाला दिले मग योसेफाने तागाचे वस्त्र विकत आणले आणि येशूला वधस्तंभावरून खाली काढले व त्याला तागाच्या वस्त्रात गुंडाळून ते त्याने खडका खोदलेल्या कबरेत ठेवले नंतर त्याने कबरेच्या तोंडावर धोंड बसविली येशूला कोटे ठेवले हे मरिया मगदालिया आणि योसेची आई मरिया हे सर्व भगत होत्या येशूला कुठे ठेवले हे त्यांनी पाहिले